अध्याय सत्तरावा भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताच त्यांच्याकड श्री शुक म्हणतात जेव्हा पहाटे कोंबड़ आरवू लागत तेव्हा त्यांच्या गळ्यात श्रीकृष्णांचा हात अस श्रीकृष्ण पत्न्या विरहाच्या भयाने व्याकुळ होऊन त्या कोंबड्यांना शिवाशाप द त्यावेळी पारिजातकांच्या वनातील वाऱ्यान जागे झाल पक्षी भटांप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना जागवण्यासाठी मधुर किलबिलाट करीत आणि भ्रमरगुंजारव करीत प्रियतमाच्या बाहुत असलखा रुक्मिणीला त्यात आलिंगन सोडावे लागणार म्हणून अत्यंत पवित्र असा ब्राह्ममुहूर्त सुद्धा येऊच नय असं वाटत अस श्रीकृष्ण दररोज ब्राह्मतावर उठून हात पाय तोंड धुवून प्रसन्न अंतकरणाने मायातीत आत्मस्वरूपाच करीत आत्मस्वरूप अखंड स्वयंप्रकाश निरुपाधिक आणि अविनाशी आह त स्वभावताच अविद्यारहित आह या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असणाऱ्या त्या आत्म्याच्या शक्तींमुळेच त्याची सत्ता आणि आनंद यांचा अनुभव येतो त्यालाच ब्रह्मा असे नाव आहे नंतर सदाचरण तत्पर असे ते विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्रपण्याने स्नान करीत व स्वच्छ धोतर नेसून उपरणे ने पांघरून संध्यावंदनादी कर्मे करीत त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्री मंत्राचा जप करीत यानंतर ज्ञानी असेते ते सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करीत आणि आपल्या अंश स्वरूप असलेल्या देव ऋषी आणि पितरांना उद्देशून तर्पण करीत नंतर ज्येष्ठ आणि आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रंकार देऊन दररोज प्रत्येकी एक एक प्रथमच व्यालखा वासवू असणाऱ्या शांत स्वभावाच्या गायी रेशमी वस्त्र मृगचर्म आणि तिळ या सहदान करीत त्यावेळी त्यांना सुंदर वस्त्रे आणि मोत्यांच्या माळा घातल्या जात त्यांच्या शिंगांना सोने आणि खुराना चांदी मढवलेली असे त्यानंतर आपल्या विभूतिरूप असलेल्या गायी ब्राह्मण देवता वडील माणसे गुरुजन आणि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत परीक्षिता भगवंत जरी या मनुष्य लोकाचा अलंकार असले तरी तरीसुद्धा ते आपली दिव्य वस्त्रे अलंकार फुलांचे हार आणि चंदन इत्यादी वस्तूंनी स्वतःला अलंकृत करीत यानंतर ते तूप आणि आरशाच आपले मुख पाहात गाय बैल ब्राह्मण आणि देवता यांचे दर्शन घेत मग पूरवासी आणि अंतपुरात राहणाऱ्या चारही वर्णांच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची प्रजे इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वतः आनंदी होत फुलांचा माळा तांबूल चंदन इत्यादी वस्तू ते अगोदर ब्राह्मणांना देत नंतर स्वजन मंत्री आणि राण्यांना वाटीत आणि नंतर स्वत उपयोगात आणत तोपर्यंत त्यांचा सारथी सुग्रीव इत्यादी घोडे झुंपलेला अत्यंत अद्भूत रथ घेऊन येई आणि प्रणाम करून भगवंतांच्या समोर उभा राही यानंतर ते सात्यकी आणि उद्धवासह हा, आपल्या हाताचे सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयाचलावर आरूढ होतो त्याप्रमाणे रथावर स्वार होत त्यावेळी अंतःपुरातील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरांनी त्यांच्याकडे पाहात आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत तेव्हा भगवान स्मितहास्य करून त्यांचे मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत परीक्षिता त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांसह सुधर्मा नावाच्या सभेत प्रवेश करीत जे लोक त्या सभेत बसत त्यांना तहान भूक शोक मोह आणि जरामृत्यू हे सहा विकार बाधत नसत भगवान तिथे जाऊन जेव्हा श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत तेव्हा त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात जसा आकाशात तारकाने वेढलेला चंद्र शोभून दिसतो त्याप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये यदुपती श्रीकृष्ण शोभून दिसत राजा सभेमध्ये विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्यविनोदानी नटाचार्य अभिनयांनी आणि नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांची सेवा करी। त्यावेळी मृदुंग वीणा पखवाज बासरी झांज आणि शंख या वाद्यांच्या घोषात सूत मागद आणि भाट नाचत गात आणि भगवंतांची स्तुती करीत काही वेदवेते ब्राह्मण तिथे बसून वेदमंत्रांचे विवेचन करीत आणि काहीजण पवित्र कीर्ती राजांची चरित्रे ऐकवीत एके दिवशी तिथे एक मनुष्य आला द्वारपालांनी भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागृहात आणली त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचे दुःख सांगितले की जे वीस हजार राजे जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आले नव्हते त्यांना जरासंधाने बळझबरीने कैद करून एका किल्ल्यात ठेवले होते हे भगवान श्रीकृष्ण आपले स्वरूप कोणालाही न करणारे आहे जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व भय आपण नाहीसे करता हे प्रभू आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली नाही, नाही। आम्ही संसारामुळे भयभीत होऊन आपल्याला शरण आलेलो हो। आहोत हे भगवान बहुतेक लोक निश्चिद्ध कर्मे करण्यात गुंतलेले असतात ते आपण सांगितलेली आपली उपासना रूप कल्याणकारी कर्मे करीत नाही जीवनासंबंधी आशा अभिलाषांमध्ये भ्रमाने भटकत असतात जे बलवान असे आपण कालरुपाने त्यांची जीवनाची आशा तात्काळ धुळीला मिळवता त्या कालरूप आपल्याला आम्ही करतो जगदीश्वर अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामांसह अवतार घेतलेला आहे असे असता हे प्रभू एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दुःख देतो कि आमचीच कर्मे आम्हाला दुःख देतात हे आम्हाला कळत नाही हे प्रभू राज्योपभोगाचे सुख विषयसाध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे तरीही नेहमी भयग्रस्त अशा नाशवंत शरीराने आम्ही हे ओझे ओढतोच तुमच्याच मायेमुळे अत्यंत दिनवाणे झाल आम्ही निष्काम भक्तांना तुमच्यापासून मिळणारे आत्मसुख सोडून आकारण हे कष्ट भोगत आहोत हगवन आपले चरण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आह म्हणून आपणच जरासंधरुप कर्मांच्या बंधनातून आम्हाला सोडवा हप्रभू त्या एकट्याजवळ दहा हजार हत्तींच बळ आह आणि जशा सिंह मेंढ्याना जरबतो त्याप्रमाणे त्यान आम्हाला आपल्या वाङ्यात बंदिस्त करून ठ हे चक्रपाणी आपण जरा संधाशे अठरा वेळा युद्ध करून 17 वेळाला त्याचा पराभव करून त्याला सोडून दिले परंतु एक वेळ त्याने आपल्यावर विजय प्राप्त केला आपला पराक्रम अनंत आहे हे आम्ही जाणतो असे असूनही साधारण माणसासारखे वागत आपण पराभूत झाल्याचा अभिनय केला परंतु यामुळे त्याची घमेंड वाढली कधीही जिंकले न जाणारे हे भगवंत आपली प्रजा असलेला आम्हाला तो त्रास देणार नाही असे करावेत दूत म्हणाला जरा संदाच बंदी असलखिराजल्या पायांशी शरण आले आहेत, आणि ते आपले दर्शन घ्व इच्छितात तरी आपण त्या दिनांच कल्याण करावी श्री शुक्रद म्हणतात राजांचा दूत असे सांगत होता तेवढ्याच सोनरी जटा असलमतजस्वी दक्षर्षी नारद सूर्योदय व्हावा तस तिथून पोहचल ब्रम्हद्यादी सर्व लोकपालांच स्वामी भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहताच सभासद आणि सर्वकांसह आनंदानेउन उभी राहिल आणि मस्तक लवून त्यांना वंदन करू लागले देवर्षी नारद जेव्हा आसनावर बसले तेव्हा भगवंतांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली आणि आपल्या श्रद्धेने त्यांना संतुष्ट करीत मधुरवाणीने तिणाल हे देवर्षी सध्या तिन्ही लोकांचे कुशल आहे ना आपण तिन्ही लोकांमधे जात असता यामुळेच आम्हाला आपल्याकडून सर्वांची खुशाली समजते ईश्वराने रचलेल्या तिन्ही लोकांमधील अशी कोणतीही घटना नाही की जी आपल्याला माहीत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की पांडवांचे यावेळी काय चाललेले आहे श्री नारद म्हणाले हे सर्व व्यापी अनंता आपण विश्वाचे निर्माते असणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादीनं सुद्धा कळण्यास कठीण अशी आपली माया मी अनेक वेळा पाहिलेली आहे लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा स्वतःचे तेज लपवून ठवतो तसे आपण चराचरामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात म्हणून आपण जे हे विचारित आहात त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही हे भगवन आपण आपल्या मायेनेच या जगाची निर्मिती आणि संहार करता आपल्या मायेमुळेच हे असत्य असूनही सत्य असल्यासारखे वाटते आपण केव्हा काय करू इच्छिता हे चांगल्या तऱ्हेने कोणाला कळणार आहे ज्यांचे स्वरूप अचिंतनीय आहे त्या आपल्याला मी नमस्कार करतो अनर्थकारक या अनर्थकारक शरीरांमुळे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो आणि यातून मुक्त कसे व्हावे हे तो जाणतच नाही वास्तविक त्याच्याच हितासाठी आपण नाना प्रकारचे लिलावतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करता। त्या आपण मिश्रण आलेलो आहे प्रभू आपण स्वतः परब्रह्म असून माणसासारखी लीला करीत मला विचारित आहात म्हणून मी आपला आतेभाऊ आणि भक्त राजा युद्धिष्ठिर काय करू इच्छितो ते सांगतो आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर यज्ञाश्रेष्ठ अशा राजस्वीयज्ञाने आपली आराधना करु इच्छितो आपण याला संमती द्यावी हे भगवंत त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपले दर्शन घेण्यासाठी देव आणि यशस्वीराजे येणार आहेत हे प्रभू ब्रह्मस्वरूप अशा आपले श्रमण कीर्तन आणि ध्यान केल्याने अंत्यसुद्धा पवित्र होतात तर जे आपले दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात त्यांच्याबद्दल काय सांगावे हे त्रिभुवन मंगला ज्याप्रमाणे आपली चरणामृत धारा स्वर्गामध्ये मंदाकिनी पाताळात भोगवती आणि मृत्यूलोकात गंगा या नावाने वाहत जाऊन साऱ्या विश्वाला पवित्र करीत आहे त्याप्रमाणे आपली निर्मळ कीर्ती सर्व दिशांमधे विस्तारली असून तिने स्वर्गप्रथ्वी पाताळ व्यापले आहेत श्री शुक म्हणतात जरा संधाला जिंकू इच्छिणाऱ्या यादवांना नारदांचे हे म्हणणे पसंत पडले नाही तेव्हा श्रीकृष्ण स्मितहास्य करीत अतिशय गोडवाणीने उद्धवाला म्हणाले उद्धवा तू माझा सुरू दिव्य नेत्र आणि राजनिती चांगल्या प्रकारे जाणणार आहेस म्हणून याविषयी काय कराव हे तू सांग तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू उद्धवाने पाहिले की आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला विचारित आहेत तेव्हा त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तो पुढे बोलता झाला अध्याय सतरावा समाप्त